आज्ञाधारक शिष्य एक गुरुजी आपल्या चार शिष्यांना बरोबर घेऊन बैलगाडीतून चालले होते छान वारे सुकले होते गुरुजींना जाता जाता झोप लादली रस्ता खूप खडबडीत होता आणि गाडी सारखी वर होत खाली होत चालली होती अचानक गुरुजींची पगडी खाली पडली शिष्यांनी पगडी खाली पडताना पाहिली होती पण काय करावं ते त्यांना समजेना कारण गुरुजींनी सांगितलं होतं की त्यांना विचारल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही मग पगडी कशी काय उचलायची थोड्या वेळानं गुरुजी जागे झाले माझी पगडी कुठे आहे त्यांनी शिष्यांना विचारले शिष्यांनी सांगितले ती वाटत पडली गुरुजी रागावले आणि म्हणाले अरे मूर्खांनो पगडी पडताना पाहिलीत आणि तरीही उचलली नाहीत आता लक्षात ठेवा गाडीतून जे काही पडेल ते उचलून द्यायचं एवढं सांगून गुरुजी परत झोपले आता चूक होऊ नये म्हणून शिष्य सगळीकडं बारकाईनं लक्ष ठेवत होते थोड्या वेळानं बैलांनी शेण टाकायला सुरुवात केली ते पाहून मुलं लगेच कामाला लागली सगळं शेण गोळा करून गाडीत भरून घेतलं गाडीत हा कसला वास येतोय असं म्हणत गुरुजी डोळे उघडले समोर शेणाचा डोंगर होता हे काय चाललंय गुरुजी रागावून ओरडले शिष्यांनी अभिमानानं सांगितले गुरुजी तुम्हीच तर सांगितले होते की गाडीतून पडणारी प्रत्येक वस्तू उचलून द्या म्हणून आम्ही तेच तर केलं गुरुजींनी डोक्यावर हात लावला आता या मुलांना कसं बरं समजावून सांगावं थोड्या वेळ विचार केल्यावर त्यांना एक उपाय सुचला गाडीतून सामान पडलं तर त्यातून काय काय उचलायचं आणि काय नाही याची त्यांनी एक यादीच तयार केली ती शिष्यांकडे देऊन ते परत झोपले गाडी जात होती त्या रस्त्यावर बरेच खड्डे होते आणि दगडधोंडेही पडलेले होते अचानक गाडीचा तोल गेला आणि गुरुजी धपकन एका खड्ड्यात पडले अरे मला वाचवा गुरुजी ओरडू लागले शिष्यांनी लगेच आपल्याकडची यादी काढून वाचली पण गुरुजी यात तर तुमचं नाव नाही म्हणजे आम्ही तुम्हाला बाहेर काढू शकत नाही गुरुजींनी शिष्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार नव्हते आम्ही तुमची आज्ञा कधीच मोडणार नाही तुम्ही आमची परीक्षा घेत होतात ना गुरुजी असं म्हणून त्यांनी गुरुजींना खड्ड्यातून बाहेर काढायला साफ नकार दिला अखेर हताश होऊन गुरुजींनी शिष्यांकडून यादी आणि पेन्सिल घेतली खाली पडल्यावर उचलण्याच्या वस्तूच्या यादीत आपलं नाव घातलं आणि ती यादी शिष्यांना परत दिली तेव्हा कुठे त्यांनी गुरुजींना खड्ड्यातून बाहेर काढलं